दोजप मध्ये घातलं त्याला खरोखर मोठ अपमान आणि नामुष्कीत लोटला आहे आणि मग अशा जालिमांचा कोणीही सहाय्यक असणार नाही ओबना मुला स्वामी आम्ही एक हाक देणाऱ्याला ऐकलं जो इमानकडे बोलवत होता आणि सांगत होता की आपल्या पालनकर्त्याला माना आम्ही त्याच निमंत्रण स्वीकारलं तर हे आमच्या स्वामी जे अपराध आमच्याकडून झाले आहेत त्यांची क्षमा कर ज्या वाईट गोष्टी आमच्यात आहेत त्यांना काढून टाक आणि आमचा शेवट नेक लोकांचा मवेत कर ربنا وآتنا ما وعدتنا على رسولك ولا تخزنا يوم القيامه انك لا تخلف الميعاد هي कुदावन जे वायदे तू आपल्या प्रेषिताद्वारे केलेले आहेत त्यांना आमच्यासाठी पुरे कर आणि कयामतच्या दिवशी आम्हाला नामुष्की देऊ नकोस निःसंशय तू आपल्या वायदेविरुद्ध करणार नाहीस واستجابه لهم ربهم اننا لا نضيع عمل ثَلَّوِينَ هَاجَرُوا وَأُخْرِجُوا مِنْ دِيَارِهِمْ وَأُوذُوا فِي سَبِيلِهِ وَقَاتَلُوا وَقُتِلُوا وَقَاتَلُوا وَقُتِلُوا لَكَفَّرْنَا عَنْهُمْ سَيِّئَاتِهِمْ وَلَأُدْخِلَنَّهُمْ جَنَّاتٍ تَجْرِي مِنْ تَحْتِهَا الْأَنْهَارُ ثَوَابًا مِنْ عِنْدِ اللَّهِ وَاللَّهُ عِنْدَهُ حُسْنُ الثَّوَابِ उत्तरादाखल त्यांच्या पालनकर्त्यानं फरमावलं मी तुमच्यापैकी कोणाचंही कृत्य वाया घालवणार नाही मग तो पुरुष असो अथवा स्त्री तुम्ही सर्वजण एकमेकांचे सजातीय आहात म्हणून ज्या लोकांनी माझ्यासाठी स्वदेश त्याग केला आणि ज्यांना माझ्या मार्गात आपल्या घरातून बाहेर काढण्यात आलं आणि जे छळले गेले आणि माझ्यासाठी लढले आणि मारले गेले त्यांचे सर्व अपराध मी माफ करून टाकीन आणि त्यांना अशा बागात दाखल करीन ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील हा त्यांचा मोबदला आहे अल्लाजवळ आणि सर्वोत्तम मोबदला अल्लाजवळच आहे पैगंबर सल्ल अला वसलम जगातील देशात ईश्वराची आज्ञा भंग करणाऱ्याच्या वावरण्यानं तुमची दिशाभूल होता कामने ही केवळ काही दिवसांच्या जीवनाची थोडीशी मौत आहे नंतर हे सर्वजण जहन्न मध्ये जातील वाईट निवासस्थान आहे उलट जे लोक भय बागुन जीवन व्यतीत करता उद्यान जल्द कालवे वाहत्या सदैव राहुल अल्लाहतर्फे मेजबानी की सामग्री हो अल्लाहज है नेकान करता सर्वोत्तम है ग्रंथधारकांमध्ये सुद्धा काही लोक असे आहेत जे अल्ला मानतात या ग्रंथावर इमान आणतात जो तुमच्याकडे पाठवण्यात आला आहे आणि त्या ग्रंथावर देखील इमान ठेवतात जो याच्यापूर्वी खुद्द त्यांच्याकडे पाठवण्यात आला होता अल्लाच्या समोर विनम्र झालेले आहेत आणि अल्लाच्या आयतींना अल्पशा किमतीला विकून टाकत नाहीत त्यांचा मोबदला त्यांच्या रफजवळ आहे आणि अल्लाह हिशेब चुकता करण्यात विलंब लावत नाही हे इमानवाल्यांनो संयम पाळा असत्य असत्यवादा विरुद्ध दृढ़ता दाखवा सत्या कटिबद्ध रहा अल्लाहला भीत रहा आशा है कि तुम्हें सफल वाल अल्लाच्या नावाने जो सी मेहरवान दयावान आहे लोक हो आपल्या पालनकर्त्याचं भय बाळगा ज्यानं तुम्हाला एका जीवापासून निर्माण केलं आणि त्याच जीवापासून त्याची जोडी बनवली आणि दोघांच्या पासून पुष्कळ पुरुष आणि स्त्रिया जगात पसरवल्या त्या अल्लाहचं भय बाळगा ज्याचा वाचता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नात्यागोद्याचे संबंध बिघडवण्यापासून दूर राहा खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे अनाथांची संपत्ती त्यांना परत करा चांगल्या मालाला वाईट मालानं बदलू नका आणि त्यांचे माल आपल्या मालात मिसळून खाऊ नका हा फार मोठा गुन्हा आहे وَإِنْ خِفْتُمْ أَلَّا تُقْسِطُوا فِي चुम अल्ला चु कुसिल सं आणि जर तुम्हाला भय असेल कि तुम्ही अनाथांशी न्याय करू शकणार नाही तर ज्या स्त्रिया तुम्हाला पसंत पडतील तेंचा पाई की दोन दोन तीन तीन चार चार शी विवाह जर तुम्हाला असेल तुम्ही करू शर मेरा पत्नी करा कि स्त्री दाम्पत्य जीवन मेंा ज्या तुम्हारा ताब्या आनयापासन वाचना औचित अधिक निकटते है आणि स्त्रियांचे महेर आनंदाने कर्तव्य समजून अदा करा परंतु जर त्यांनी स्वतः स्वखुशीनं महेरचा काही अंश तुम्हाला माफ केला तर तुम्ही तो भाग आनंदानं खाऊ शकता आणि आपली ती संपत्ती जिला अल्लाने तुमच्यासाठी जीवन स्थापन करण्याचं साधन बनवलं आहे नादन लोकांच्या स्वाधीन करू नका परंतु त्यांना खाण्यास आणि पेहराव्यास द्या आणि त्यांना नेक आदेश द्या وابتلوا اليتاما حتى إذا بلغوا النكاح فإن آنستم منهم رشدا فدفعوا إليهم أموالهم ولا تأكلوها إسراسا وبدارا أن يكبروا ومن كان غنيا فليستعفف आणि अनाथांचं परीक्षण करत राहा इतबाव येतो की ते विवाह योग्य वयात यावेत मग जर तुम्हाला त्यांच्यात योग्यता आढळली तर त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करा असं कधीही करू नका की न्यायाच्या मर्यादा ओलांडून या भीतीपोटी त्यांचा माल घाईघाईनं गिळंकृत करावा की ते मोठे झाल्यावर आपल्या हक्काची मागणी करू लागतील अनाथांचा जो पालक धनवान असेल त्यांना इशुभिरुतेनं वागाव आणि जो गरीब असेल त्यानं परिचित पद्धतीनं खावं नंतर जेव्हा त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करू लागाल तेव्हा लोकांना त्यावर ते साक्षीदार बनवा आणि हिशेब घेण्यास अल्ला पुरेसा आहे चोरवाली वल अप्रभू चोर नसुव पुरुषांसाठी त्या संपत्तीत वाटा आहे जी आई आईवडील आणि जवळच्या नातेवाईकांनी ठेवली असेल आणि स्त्री ही त्या संपत्ति वाटा है जी आई वाइक मैं कमी अथवास्त अल्लाह कड़ा जेव वाटने वे कुछ लोक अनाथ गोरगरीब आए तर त्या संपत्तीमधून त्यांना देखील काही द्या आणि त्यांच्याशी मल्या माणसासारखं बोला लोकांना या गोष्टीचा विचार करून भीती वाटली पाहिजे की जर त्यांनी स्वत आपल्या मागे असा या संतती सोडली असती तर मृत्यू मृत्यूसमयी आपल्या संततीविषयी कशकशा प्रकारचं भय त्यांना वाटलं असतं म्हणून त्या लोकांनी अल्लाहाचं भय बाळगलं पाहिजे आणि रास्तवचन बोललं पाहिजे ते लोक अन्याय ना अनाथांची मालमत्ता खातात खऱ्या अर्थी ते आपले पोट आगीनं भरतात आणि निश्चितच ते जहानंमच्या भडकत असलेल्या आगीत झोपून दिले जातील औलादिल <स्थाँ> ओ समिसा وَلِأَذْكَرُ وَيُهْلِ كُلُّ وَاحِدٍ مِنْهُمَا الثُّلُثَ مَا تَرَكَ إِنْ كَانَ لَهُ وَلَدٌ فَإِنْ لَمْ يَكُنْ لَهُ وَلَدٌ وَوَرِثَهُ أَبَوَاهُ فَلِأُمِّهِ الثُّلُثُ فَإِنْ كَانَ لَهُ إِخْوَةٌ فَلِأُمِّهِ الثُّلُثُ مِنْ بَعْدِ तुमच्या संततीविषयी अल्ला तुम्हाला आदेश देत आहे की पुरुषाचा वाटा दोन स्त्रियांच्या बरोबर आहे जर मृताचे वारस दोन पेक्षा जास्त मुली असतील तर त्यांना वारसा संपत्तीपैकी दोन तृतीयांश दिला जावा आणि जर एकच मुलगी वारस असेल तर अर्धी वारसा संपत्ती तिची होय जर मृताला संतती असेल तर त्याच्या आईवडिलांपैकी प्रत्येकाला वारसा संपत्तीचा सहावा वाटा मिळाला पाहिजे आणि जर तो निसंतान असेल आणि आईवडीलच त्याचे वारस असतील तर आईला तिसरा वाटा दिला जावा आणि जर मैताचे भाऊ बहीणसुद्धा असतील तर आई सहाव्या वाटेकरी असेल आणि सर्व वाटण्या त्यावेळी काढल्या जातील जेव्हा मृत माणसानं केलेली वसियत पूर्ण केली गेली असेल आणि त्याच्यावर असलेलं कर्ज अदा केलं गेलं असेल तुम्हाला माहित नाही की तुमचे आई वडील आणि तुमच्या संततीपैकी कोण लाभाच्या दृष्टीनं तुमच्या अधिक जवळ आहे हे वाटे अल्लाने ठरवून दिलेले आहेत आणि अल्ला निसंशय सर्व हकीकती जाणणारा आणि सर्व गर्भीत हेतू जाणणारा आहे فَإِنْ كَانَ لَهُمْ ولد, ولد, وَلَدٌ فَلَهُنَّ الثُّمُنُ مِمَّا تَرَكْتُمْ إِنْ لَمْ يَكُنْ لَكُمْ وَلَدٌ فَلَهُنَّ النِّصْفُ مِمَّا تَرَكْتُمْ مِنْ بَعْدِ وَصِيَّةٍ تُوصُونَ بِهَا أَوْ دَيْنٍ وَلَهُنَّ الرُّبُعُ مِمَّا تَرَكْتُمْ إِنْ كَانَ لَكُمْ وَلَدٌ فَإِنْ كَانَ وَاحِدًا فَلَهُنَّ الثُّمُنُ فَإِنْ كَانُوا أَكْثَرَ مِنْ وَاحِدٍ فَهُمْ شُرَكَاءُ فِي النِّصْفِ مِمَّا تَرَكْتُمْ مِنْ بَعْدِ وَصِيَّةٍ تُوصُونَ بِهَا أَوْ دَيْنٍ فإن كان رجل يورث كلالة أو امرأة وله أخ أو أخته فلكل واحد منهما السلس فإن كانوا أكثر من ذلك فهم شركاء في السلس من بعد وصية يوصى بها أو دين غير مبار आणि तुमच्या पत्नीनं जे काही ठेवलं असेल त्याचा अर्धा वाटा तुम्हाला मिळेल जर त्या निसंता नसतील परंतु संतती असल्यास वारसा संपत्तीमध्ये एक चतुर्थांश वाटा तुमचा आहे तेव्हा की त्यांनी जी वसियत केली असेल ती पूर्ण करण्यात यावी आणि कर्ज जे त्यांच्या अंगावर असेल ते अदा करण्यात यावं आणि त्या तुम्ही पाठीमागे ठेवलेल्या संपत्तीच्या एक चतुर्थांशच्या वाटेकरी असतील जर तुम्ही निसंतान असाल परंतु संतान असल्यास त्याचा वाटा एक अष्टमांश असेल यानंतर की जी वसियत तुम्ही केली असेल ती पूर्ण केली जावी आणि जे कर्ज तुमच्या अंगावर असेल ते अदा केलं जावं आणि तो पुरुष अथवा स्त्री ज्याच्या वारसा संपत्तीची वाटणी करायची आहे जर निसंतानही असेल आणि त्या व्यक्तीचे आईवडील देखील हयात नसतील पण त्याचा एक भाऊ अथवा एक बहीण असेल तर भाऊ आणि बहीण प्रत्येकाला सहावा वाटा मिळेल आणि भाऊ बहीण एकाहून अधिक असतील तर एकूण वारसंपत्तीच्या एक तृतीयांश वाट्यात ते सर्वजण सामील होतील तेव्हा की जी केली गेली असेल ती पूर्ण केली जावी आणि मृतानं कर्ज मागं ठेवलं असेल ते अदा केलं जावं याटीवर किती अपायकारक नसावी ही आज्ञा आहे अल्लाकडून आणि अल्लाह ज्ञा द्रष्टा आणि मृदुस्वभावे आहे या अल्लाहनं ठरून दिलेल्या मर्यादा आहेत जो अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची आज्ञा पाळील त्याला अल्लाह अशा उद्यानात दाखल करील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि त्या उद्यानात तो सदैव राहील आणि हेच मोठं यश आहे आणि जो अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची अवैज्ञा करेल आणि त्यानं ठरवलेल्या मर्यादांचं उल्लंघन करील त्याला अल्लाह आगीत टाकील ज्याच्यात सदैव तो राहील आणि त्याच्यासाठी अपमानजनक शिक्षा आहे तुमच्या स्त्रियांपैकी त्यांनी व्यविचार केला असावा त्यांच्या संबंधी आपल्यापैकी चार पुरुषांची साक्ष घ्या आणि जर चार पुरुषांनी साक्ष दिली तर ते त्यांना घरात बंद करून ठेवा येत पावेतो की त्यांना मृत्यू यावा अथवा अल्लाहानं त्यांच्यासाठी काही मार्ग काढावा आणि तुमच्यापैकी ज्यांनी असं कृत्य केलं असावं दोघ दर पश्चाताप के अपनी सुधारणा तो अल्लाह फार पश्चाताप स्वीकार दया करना है परंतु हे समजून असा की अल्लावर पश्चाताप स्वीकारण्याचा हक्क त्याच लोकांसाठी आहे जे नादानीमुळे एखादं वाईट कृत्य करून बसतात आणि त्यानंतर लवकरच पश्चाताप करतात अशा लोकांवर अल्लाह आपल्या कृपादृष्टीनं पुन्हा लक्ष देतो आणि अल्लाह सर्वज्ञ विवेकशील आणि बुद्धिमान आहे परंतु पश्चाताप त्या करता नाही जे वाईट कृत्य करत राहतात येत तो मृत्यू की घटका तो कि आता मी प्रकारे त्या प्रकार करता देखिए नहीं जे दे मरेपर्यत काफ्य अशा लोकान करता तो आम दुखदायक शिक्षा तैयार करो ओलावू नुन इल्लिसिशिंग वाशिरो हे इमानवाल्यां नो तुमच्याकरता हे हलाल नाही कि तुम्ह बलजबरी वारस बनाव हलाल नहीं कि त्रस्त कर महर का उपट्र प्रयत्न करावा जो तुम्हें पर स्पष्टपण अश्लील कृत्य कर तुम्हारा जरूरत अधिकार है, जर जरूर है। चांगे जीवन व्यतीत करा जर तुम्हारा नापसंत शक्य है कि एखादी गोष्ट तुम्हारा पसंद नु अहन बरस भल जर तुम्ही एका पत्नीच्या जागी दुसरी पत्नी आणण्याचा इरादाच केला असेल तर तुम्ही जरी तिला धिकभर माल दिला असला तरी त्यातील काडी मात्र परत घेऊ नका मग काय तुम्ही अन्याय तो माल तो तुम बर, तुम्ही अन्याय करून परत ख्याल व व इला मिनकुम ते तुम्हें आग घय तुम्ही एक दुसरपासन सुपकोभोगला तुम्हारे पक्का करार के लिए ज्या्रियांशी तुम्हारित विवाह के कदापि विवाह करू नका परंतु जे पूर्वी घड़ल ते घड़ खरं पाहता ही एक निर्लज्जपणाची कृती आहे अप्रिय आहे आणि वाईट चाल आहे सूर्य चुकुम वदन चुकुम अफवा चुकुम्न चुकुम अफल चुकुम वदन थुल ओदन थुल अशी ओदन थुल चुकुमुन कुम अफवा واخواتتكم من رجالاتهم وانهات نسائهم وعبادكم اللاتي وربا يراؤبكم اللات في حجوركم شائكم اللات دخلتم بهم فان ان تكونوا دخلتم بهم فلا جناح عليكم وحلال तुमच्यासाठी निश्चिद्ध केल्या गेल्या आहेत तुमच्या माता कन्या बहिणी आत्या मावशा पुतण्या भाच्या आणि तुमच्या त्या माता ज्यांनी तुम्हाला दूध पाचला आहे आणि तुमच्या दूध बहिणी आणि तुमच्या पत्नीच्या माता आणि तुमच्या पत्नींच्या मुली ज्यांचं पालन पोषण तुमच्या पदरी झालं आहे ज्या पत्न्यांशी तुमचे संभोग झाले असेल त्यांच्या मुली परंतु एरवी जर केवळ विवाह झाला असेल आणि त्या बायकांशी समागम झाला नसेल त्यांना घटस्फोट देऊन त्यांच्या मुलींशी विवाह करून घेण्यात तर त्यावर तुमची काही पकड नाही आणि तुमच्या त्या मुलांच्या पत्ण्याचे तुमच्या विर्याचे असावेत आणि हे देखील तुमच्यासाठी हराम केलं गेलं आहे की तुम्ही दोन बहिणींना विवाह बंधनात एकत्र आणावं परंतु पूर्वी जे का घमा करा परम कृपाओ आहे।